पुस्तक मनुबाबा व चित्र चारू लेखक साने गुरुजी वाचक विद्या पाटील प्रकरण सहावे सोनी मनुबाबाच्या आयुष्यात आता क्रांती झाली त्या लहान मुलीचे तो सारे करी लहान मुलांची कसे करावे ते त्याला माहित नव्हते प्रेमाने मनुष्य सारे शिकतो आणि साळूबाई होतीच धडे द्यायला मनुबाबा तुम्हाला मुलीच्या अंगात नीट अंगड घालता येईल का नाहीतर घालाल कसं तरी तिच्या हातांची ओढादान कराल चिमुकले हात का मिनिट घालून दाखवू साळूबाईने विचारले दाखवा एकदा दाखवलत म्हणजे पुरे त्याप्रमाणे मी करीत जाईन आणि वेणी कशी घालायची केस सारख्या डोळ्यावर येतात नाहीतर तिरळी व्हायची मला दाखवा वेणी घालून मनूबा म्हणाले मी रोज येऊन वेणी घालून जाईन साळूबाई म्हणाली नको माझ्या हाताने मला सारं करू द्या मी करीन सारं मी शिकेन तसंच हिला न्हायला कसं घालायचं तेही सांगा केस स्वच्छ राहिले पाहिजे नाईतर तर होतील बुवा मनोबाबा म्हणाले मी दाखवीन एकदा न्हायला घालून परंतु मनोबाबा मुलीचं नाव काय ठेवायचं तिला कोणत्या नावानं हाक मारायची चांगलंसं नाव हवं साधं व सुटसुटीत साळूबाई म्हणाली माझी एक लहान बहीण होती तिची आठवणही मी विसरून गेलो होतो या मुलीला पाहून तिची मला आठवण झाली ती बहीण देवाघरून पुन्हा माझ्याकडे आली की काय असं वाटलं त्या बहिणीचं नाव इला ठेवावं असं मनात येतं परंतु ते नाव उच्चारायला कठीण होतं तुम्ही सुचवता का एखादं नाव मनुबाबांनी विचारले सोनी ठेवा नाव तुमचं गेलेलं सोनं तेज जणू लक्ष्मी पूजनाच्या दिवशी परत आलं सोनी नाव छान आहे लहानसं गोड नाव साळूबाई म्हणाली सोनी खरंच सुंदर नाव कसं सुचलं तुम्हाला माझं सोनंच आहे ते चालतं बोलतं सोनं मनुबाबा म्हणाला मनुबाबा सोनीला पायावर घेई तिच्या अंगाला तेल लावी हळद दूध लावी नंतर कडक पाण्याने तिला आंघोळ घाली तिची अंग नीट पुशी मग तिला तो झोपवी तो गोड ओव्या मने, सुंदर अबंग मने, एके दिवशी मनुबाबा सोनीला झोपित होते अबंग म्हणत होती इतक्यात साऊबाई तिथे आली झोपडीच्या दारात उभी राहून ती ऐकत होती तुम्हाला एकत वाटतं अभंग ती गोड म्हणतं तिने पुढे येऊन विचारले मी सारं विसरून गेलो होतो परंतु ही सोनी आली व माझी सारी स्मृतीही आली लहानपणी माझ्या बहिणीला मी ओव्या म्हणत असे माझी बहीण लहान असताना आईबाप मेले माझ्या बहिणीला मीच वाढविलं त्यावेळच्या ओव्या आता आठवतात बाबा म्हणाला निजली वाटतं साळूबाईंनी विचारले निजली अलीकडे ती एक सारखी बाहेर जाते आणली आत तरी पुन्हा बाहेर जाते मला भीती वाटते तिला आता पाय फुटले आहेत नजर चुकवते व जाते बाहेर गायी गुरं जात असतात शिंग सुद्धा मारायची मगा रागं भरलो तर लगेच चढायला लागली मग ती घट्ट पोटाशी धरली तेव्हा जरा थांबली जरा बोललेलं तिला सहन होत नाही मनुबाबा सांगत होता परंतु थोडा जाग दाखवायला हवा मारू भिरू नको आमचा रामू लहान होता तेव्हा असाच त्रास देई एके दिवशी त्याला घरातील कोळसे ठेवायच्या खोलीत नेलं व म्हटलं ठेऊ कोळशाच्या खोलीत येतील उंदीर मग चावतील ठेऊ कोळशेच्या खोलीत नाहीनं जाणार बाहेर बाहेर गेलास तर या कोळशेच्या खोलीत ठेवीन त्या दिवसापासून रामू बाहेर जाईन झाला काहीतरी असं करावं लागतं साहूबाई अनुभव सांगत होती मनुबा माघावर बसले होते सोनी जवळच खेळत होती सुतरच्या गुंड्यांशी खेळत होती परंतु तिकडे रस्त्यावरून एक बैलगाडी जात होती सोनीने बैल पाहिले ती दाराकडे वळली ती घरातून बाहेर पडली ती लांब गेली मनुबाबांच्या एकदम लक्षात आली सोनी कुठे आहे ते इकडे तिकडे पाहू लागले ते घाबरले त्यांनी झोपडीच्या सभोवती पाहिले त्यांचा जीव घाबरा झाला छाती धडधडू लागली कुठे गेली सोनी सोने सोने ते हाका मारू लागले सोनी ओद येईना नाचक पुढे येईना त्यांना झोपडीच्या उत्तर बाजूला असलेला तो खळगा आठवला त्या खळग्याकडे तर नाही ना गेली पंडित नसेल तेथे चिखलात ज्या दिवशी मनुबाबांचे सोने चोरीस गेले होते त्या रात्रीच्या पावसात तो खळगा कोशलला होता खळगा त्या दिवशी बराज भरून गेला होता गावातील पावसाचे सारे पाणी तिथे जाईल तेथे ते दलदल असते मनुबाबांचे मन दचकले ते धावपळ करीत होते इतक्यात त्यांना सोनी दूर दिसली सोने सोने म्हाताऱ्याने हाक मारली सोनीचे लक्षच नव्हते ती पिवळी जांभळी रानफुले गोळा करीत होती सोने सोने असे म्हणून मनुबाबाने तिला एकदम उसलून घेतले तिचे पटापट मुके घेतले तिचे गोरे गोरे गा लाल झाले होते सोनी मनुबाबांच्या कानात फुले ठेवित होती सोनीला घेऊन त्याचे तो म्हातारा उभा होता त्या जागेकडे पाहत होता ती पवित्र जागा होती येथे सुनीच्या आईने शेवटचे अनंत केले होते येथेच भूमातेच्या मांडीवर सोनीच्या आईने आपले डोके ठेवले होते येथेच मा मा, मा मा करीत लहानगी सोनी आईला उठवीत होती आईने घ्यायला यावे म्हणून रडत होती आज सोनी तेथेच येऊन बसली तेथेच ते रमली ते त्या जागेवरची फुले गोळा करीत राहिली त्या मातेचा का आत्मा तेथे होता त्या मातेच्या डोळ्यातील अश्रूंची का ती फुले होती मनुबाबाच्या मनात कितीतरी विचार आले त्याने ती फुले सोनेच्या केसात घातली जणू वनदेवतेची मुलगी अशी सोनी दिसू लागली त्याने तिच्याकडे प्रेमाने पाहिले तिला उचलून घेतले तो सोनीला घेऊन घरी आला सोने बाहेर गेलीस तर बघ त्या कोशाच्या खोलीत कोंडून ठेवीन ठेऊ कोंडून ठेवू असे थे� म्हणून त्याने त्या लहान मुलीला त्या कोळशाच्या बळदात थोडा वेळ ठेवले हो ती रडू लागली त्याला दया आली त्याने तिला जवळ घेतले तिचे डोळे फुसले. तिच्या पायांना काळे लागले होते ते त्याने धुतले नाही हो माझी बाळ ती हो ठेवायचं कोळशात माझी सोनुकली ती असे म्हणून त्याने तिचे मुके घेतले सोनीला खेळण्याचा तोटा नव्हता वाटेल ती वस्तू तिला चाले मनुबावांची कात्री त्या कात्रीवर तिचे फार लक्ष असे एके दिवशी तिने ती कात्री पळविली सुताच्या गुंड्यांचे हे तुकडे करीत होती सोनी कशाशी खेळत आहे हे, हे पाहण्यासाठी मनुबाबा गेले तो सोनी सुताचे दागे कापीत आहे असे त्यांना दिसले तुला कात्री घेऊ नको सांगितलं तरी पुन्हा घेतलीस हात कापेल ना त्या कोळशांच्या बळदात ठेवू ह ठेव बाबा त्या कोळशांच्या खोलीत ठेवा मग तुम्हाला मी हाका मारीन तुम्ही मला घ्या माझे काळे पाय धुवाल ठेवा ना त्या खोलीत ती सोनुकली म्हणाली मनुबाबाला हसू आले ज्या वस्तूची दहशत तो दाखवू पाहत होता तीच वस्तू सोनीला गमतीची वाटत होती सोनीला खोटी भीती घालायची नाही असे त्याने ठरविले मोकळेपणाने सोनी वाढू दे त्यांनी सोनीसाठी मुद्दाम सुंदर कापड विणले त्याचे तिच्यासाठी कपडे करण्यात आले किती सुंदर दिसे सोनी त्या कपड्यात सोनीसाठी तो चांगली भाजी करी तिच्यासाठी दूध घेई सोनीच्या भातावर तूप वाढी तिच्या पोळीला तूप लावी मनोभावाचे पैसे आता शिल्लक पडत नसत पूर्वी पैसे बराबर साठत मोहरा जमत परंतु आता पूर्वी पैशांना हेतू नव्हता ते निर्हतूक पैसे भराभर जमत असत परंतु आता पैशांचा उपयोग होऊ लागला पूर्वी पैशांसाठी पैसे होते आता सोनीसाठी ते हवे होते सोनी चंद्राच्या कोडीप्रमाणे वाढत होती मनुबाबा तिला घेऊन बसे तो तिला गोष्टी सांगे कधी कधी तो तिच्याबरोबर खेळे तो तिला धरी ती त्याला धरी मनुबाबाची पूर्वीची निराशा गेली पूर्वी जीवनात अर्थ नसे यंत्राप्रमाणे तो काम करी कापडविनी पैसे साठवी ते पैसेच कुरवाळी तेच हृदयाशी धरी परंतु आता त्याच्या जीवनात प्रकाश आला प्रेम स्नेह दया माणुसकी कर्तव्य आनंद यांचे बंद धरे पुन्हा वावू लागले जीवनाला आता अर्थ प्राप्त झाला जीवनात गोडी आली पूर्वी मनुबाबांचे डोळे कसे भयान दिसत शून्य दिसत परंतु आता तेच डोळे प्रेमय दिसू लागले पूर्वी त्याच्या तोंडावर कोणतीच भावना नसे परंतु आता ते तोंड सात्विकतेने फुलले होते 15 वर्षात मनुबाबा हसला नाही परंतु आता सोनीशी तो हसे खेळे मनुबाबा पुन्हा मनुष्य झाला पूर्वीचे पाशांणय जीवन संपले मनुबाबाचा जणू पुनर्जन्म झाला लहानशी सोनी परंतु तिनेही क्रांती केली होती तिचा हात अद्याप धरावा लागत होता तिला नीट बोलता येत नव्हते परंतु म्हाताऱ्या मनुबाबाला नकळत आधार देत होती त्याचे जीवन ती फुलवीत होती त्याच्या जीवनात ती रस होतीत होती आनंद ओतीत होती जगात असे चमत्कार होतात एखाद्या लहान मुलाचा चिमना हात माणसाचा उद्धार करू शकतो माणसाला विनाशापासून वाचवू शकतो सोनी आता बरीच मोठी झाली ती पुष्कळदा साळूबाईकडे जाई तिच्याकडे खेळे कधी ती भातुकली करी रामू खेळ मांडून देई परंतु एखाद्या दे वेळेस तो भातुकलीचे सहारे मटकावून टाके मग सोनी संतापे ती सहारा खेळ फेकून देई बुडकुली भिरकावी मग रामू पुन्हा तिचा खेळ मांडी तिची समजूत घाली रामू का रे तिला रडवतोस साळुबाई रागाने विचारी तिला मागून हसविण्यासाठी तो लबाड उत्तर देई असं भांडू नये तिला हान आहे साळूबाई म्हणे मी वाटतं मोठा आहे तो विचारे मला फुलं दिशील आणून रामू फुलं आणून देणार असलास तर मी हसेन नाहीतर आता रागावून निघून जाई सोनी म्हणे बर आणीन फुलं आता हस तो म्हणे मग सोनी हसे व रामूचे डोळे धरी अशी गंमत चाले कधी सोनी साळूबाईकडे जेवे मग मनुबाबा घरी रागावत रामू वाटतं लोक आहे रामू आपलाच रामूची आई आप आपलीच त्यांच्याकडे जेवळे म्हणून काय झाले हो बाबा तुम्ही रागावलात नको जाऊ ती विचारी एखाद्या वेळ जावं तो मने. मग मी का रोज जाते ती विचारी असे दिवस जात होते मनुबाबा आता सोनीला लिहायला वाचायला शिकवू लागले एके दिवशी सोनीसाठी त्यांनी लहानसे पुस्तक आणले ते तिच्याबरोबर वाचत होते तो साळूबाई आली मनुबाबा तुम्हाला वाचता येतं वाटतं तिनं आश्चर्याने विचारले मध्यंतरी विसरलो होतो पंधरावीस वर्षात कधी लिहिलं नाही कधी वाचलं नाही परंतु आता सारं आठवतं माझी विद्या परत आली लिहिणं वासना परत आलं सोनिला शिकविता म्हणून माझं शिकणं मला परत मिळालं खरं ना सोने आम्हाला लहानपणी शिकवताना मारीत परंतु सोनीला नाही हो मी मारीत सोनी शहाणी आहे बराबर येतं तिला मनुबाबा सांगू लागले रामूसुद्धा चांगले वाचतो बाकी गरीबांना फार शिकून काय करायचं म्हणा परंतु लिहिता वाचता आलं पाहिजे म्हणजे पत्र लिहिता येतं आलेलं वाचता येतं हिशेब करता येतो नाहीतर गरीबांना फसवतात मला नाही वाचतायत रामू माझ्या पाठीस लागतो परंतु मी त्याला म्हणते मला नको रे आता शिकवू तुझी बायको आली म्हणजे पुढे तिला तू शिकव साळूबाई हसून म्हणाली रामूची बायको अय्या सोनी आश्चर्याने ओठावर बोट ठेवून हसून म्हणाली एके दिवशी सोनी बाहेर गेली होती संपतरायांच्या वाड्यावरून जात होती संपतरायांनी तिच्याकडे पाहिले सोनीला हाक मरावी असे त्यांना वाटले परंतु इतक्यात त्यांची पत्नी इंदुमती त्यांच्याजवळ आले काय बघता तिने प्रेमाने विचारले त्या विणकराची मुलगी ते म्हणाले बाकी त्या मनोबाबाची कमाल हो त्या पुरीचं तो सारं करतो एवढीशी होती तेव्हापासून त्यानं ती वाढविली तिचं हग मूत काढलं आजारीपणाच जपलं तो तिला भरवी तिला खेळवी तिच्याबरोबर नाचे हसे तिला लिहायला वाचायला सुद्धा शिकवितो सुद्धा करायला कंटाळतील आयासुद्धा कंटाळतील परंतु मनुबाबा सार आनंदानं करतात आणि मुलगी कशी आहे सुंदर ती काय पाहते आहे ती आपल्या बागेतील फुलाकडे बघत आहे केसात घालायला हवी असतील चल तिला आपण देऊ फुलं थांबा मी गडायला सांगते पण इतक्याच सोनी पळाली संपत रायांचा नोकर तिच्यावर ओरडला ती घाबरली धापा टाकीत ती घरी आली मनुबाबा स्वयंपाक करीत होता सोनी रडत होती काय झालं बेटा त्याने प्रेमाने विचारले सोनी बोले तो तिच्याजवळ आला त्याने तिच्या केसांवरून हात फिरवला तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला सोनीचे रडे थांबले का रडत होतीस त्याने पुन्हा प्रश्न केला बाबा आपल्या घराजवळ एखादी बाग करा ना लहानशी फुलांची बाग मात्र त्या बागेत तुम्ही नाही काम करायचं मी व रामू त्या बागेत खपू आम्ही खणू फुलझाडं लावू पाणी घालू रामूनं कबूल केलं आहे कराल का बाग लहानशी असली तरी पुढे परंतु कुठं करायची आपली अशी जागाच नाही कितीतरी जमीन पडली आहे पलीकडे त्या खळग्याजवळ आपल्याला ते घेताना येणार का येईल का घेता त्यासाठी का बरेच पैसे पडतील सोनीने मनुबाबांच्या गळ्याला मिठी मारून विचारले घेऊ हो जागा करू हो बाग मग सोनीच्या केसात रोज फुलं रोज गजरे मनुबाबा हसून म्हणाला रामूच्या आईच्या देवांनाही होतील आणि मी गुच्छ करून तुम्ही विंदत येथील खिडकीत ठेवीन तुम्हाला विंतांना छान वाचील नाही पण बाबा एक कट आहे तुम्ही नाही व बागेत काम करायचं तुम्ही दमाल तुम्ही आम्हाला सांगा बाग कशी करायची ते रामू व मी दोघंजण काम करू ती म्हणाली काम करता करता भांडू लागाल तो हसून म्हणाला आता का आम्ही लहान आहोत भांडायला तिने हसून विचारले मग तू का मोठी झाली आहारे मोठी सोनी बाबा म्हणाले खरंच बाबा मी काही लहान नाही आता मी मोठी झाली बाबा ती म्हणाली आणि खरेच सोनी आता मोठी होत चालली होती व रामूही मोठा होत चालला होता एके दिवशी रामू व सोनी दोघेजण बसली होती सोने तुला मी एक विचारू त्याने गंभीरपणे प्रश्न केला विचार ना तुझी परवानगी कशाला तू रागावशील आता का मी लहान आहे बाहतुकली खेळत असे तेव्हा रागावत ते होते तेव्हा मी लहान होते आता तू मोठी झालीस आणि तू सुद्धा मोठा झालास म्हणूनच तुला मी काहीतरी विचारणार आहे जे विचारणार आहेस ते का मोठं झाल्यावरच विचारायचं असतं हो मग विचार तू माझ्याशी लग्न लावशील आपण पती पत्नी हो दोघं संसार करू परंतु मग मा माझ्या बाबांना कोण ते म्हातारे झाले आहेत त्यांना मी कसं सोडू त्यांनी मला लहानाचं मोठं केलं ते का म्हातारेपणी एकटे राहणार हल्ली त्यांच्यानं काम होत नाही त्यांना सोडून जाणं म्हणजे कृतज्ञपणा आहे परंतु त्यांना नको सोडून द्यायला आपण सारे एकत्र राहू मनु बाबांना विश्रांती देऊ असं चालेल का न चालायला काय झालं परंतु मी तुला आवडत असेल तर तू नाही आवडत तर कोण तुझ्याशिवाय मला करमत नाही तू चांगला आहेस खरंच मला तू आवडतोस आणि मला तू आवडतेस मी बाबांना विचारीन ते काय म्हणतात पाहू विचार त्यांचा आनंद तोच आपला रामू व सोनी निघून गेली रामू कामाला गेला सोनी घरी आली त्या दिवशी सायंकाळी मनुबाबा सोनीचा हात धरून फिरायला गेले होते सूर्य असताच जात होता पश्चिमेकडे किती सुंदर रंग पसरले होते आणि सोनीच्या तोंडावरही शतरंग नाचत तो होते सोने किती सुंदर दिसत आहे तुझं तोंड मनुबाबा म्हणाले तुम्हाला मी नेहमीच सुंदर दिसते ती म्हणाली मलाच नाही सर्वांनाच तू सुंदर दिसतेस परंतु तुझं हे सौंदर्य कोणाच्या पदरी घालायचं सोने तू आता मोठी झालीस तुझे लग्न केलं पाहिजे मी आता भाताला झालो तुझे हात योग्य अशा धोरणाच्या हाती दिले म्हणजे माझं कर्तव्य संपलं बाबा काय सोने तुम्हाला एक विचारू विचार बेटा रामू मला विचारित होता काय विचारित होता तू माझी बायको होशील का म्हणून तू काय म्हणालीस म्हटलं की बाबांना विचारीन तुम्ही दोघांनी ठरवून टाकलं एकंदरीत माझी चिंता कमी केली बाबा रामू चांगला आहे तुम्हाला नाही तो आवडत सारे जगाला तो आवडतो दिसतो कसा दिलदार आळस त्याला माहित नाही खरंच चांगला आहे रामो मनुबाबांचे डोळे ओले झाले त्यांनी सोनीचा हात हातात घेतला त्या हातावर त्या प्रेम डोळ्यातील पाणी पडले त्या अश्रुत किती अर्थ भरलेला होता सोने आज सारं आठवत आहे सारं माझं व तुझं आयुष्य माझ्या डोळ्यासमोर येत आहे या रायगावात मी एकटा होतो कधी हसलो नाही कधी कोणाजवळ बोललो नाही मी शुष्क होतो सारा जीवन जणू पाषाणय होत मी दिवसभर विनीत बसे पैसे मिळत ते साठवीत असे मोहरांच्या दोन पिशव्या भरल्या त्या मोहरा म्हणजे माझं जीवन परंतु ते मोहऱ्या चोरीस गेल्या आणि तू मला मिळालीस एके दिवशी पहाटे तू माझ्या झोपडीत आलीस तुझी आई झोपडीपासून काही अंतरावर मरून पडली होती तुला मी माझी मांडली तुला वाढवलं माझ्या जीवनात तू आनंद आणलास पंधरा वर्ष माझी वाचा बंद होती जीवनाचे सारे झरे बंद होते परंतु मी हसू खेळू लागलो तू माझं जीवन कृतार्थ केलंस कशासाठी जगावं ते मला कळू लागलं सोने तुझ्यामुळं माझ्या जीवनात केवढी क्रांती झाली ती तुला माहीत नाही तू माझा उद्धार केलास तुझे बोबडे बोल तुझं हसणं तुझं रडणं यांनी माझं वाळलेलं जीवन पुन्हा फुललं आता तू मोठी झालीस तुझ्या डोळ्यासमोर नवीन क्षितिज आता दिसत असतील संसाराची स्वप्न दिसत असतील सोने जा योग्य अशा तरुणासह संसार करायला जा मी पुन्हा एकटा राहीन पूर्वी एकटा होतो पुन्हा एकटा माझा प्राण व मी माझ्यासाठी तुझा कोण मरा नको सोने म्हाताऱ्याला बोलवेना गळ गळ अश्रू पुन्हा वाहू लागले बाबा नकार रडू तुमचं माझ्यावर किती प्रेम तळ हाताच्या फोडाप्रमाणे तुम्ही मला वाढवलत मला कोण होतं जगात या लहानशा मुलीचे तुम्ही आईबाब झालात आता तुमच्या हातानेच योग्य पती द्या रामू चांगला आहे आणि बाबा तुम्हाला काही सोडून नाही मी जाणार आपण सारी एकत्र राहू रामू मी काम करू तुम्ही विश्रांती घ्यायची तुमचा आशीर्वाद आम्हाला मिळायचा खरं ना बाबा तुम्हाला सोडून मी कशी जाईन आपण एकत्रच राहू राहू एकत्रच राहू सोनीने मनुबाबाचा हात धरला दोघं घरी आली आज त्या दोघांचे हृदय भरवून आले होते